वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग बाविसावा शिरपणखेने खराला असे दिवसले तेव्हा तो शु खरं राक्षसांच्या जमावात अत्यंत झोमण्याजोगे बोलला तुझ्या अपमानाचा मला अतिशय राग आलाय मिठाचे दाट पाणी जसे पोटात ठेवत नाही तसा तो मला सहन होत नाही क्षणजीवी मनुष्य तो राम माझ्या पराक्रम शक्तीपुढे त्याची मी मुळीच मातब्बरी मानत नाही स्वतःच्या दुष्ट कृत्यानेच तो मैरेलाय आज तो प्राण सोडील तुझ्या अशुरावर ही तुझ्या मनाची गरबल सोडून दे मी रामाला रामान राष्ट पिशील खराच्या मुखातून बाहेर पडलेले ते बोल ऐकून तिला मनातून हर्ष झाला तिने आपल्या राक्षस श्रेष्ठ भावाची मग मूर्खपणाने प्रशंसा केली तेव्हा खर दूषण नावाच्या आपल्या सेनापतीला म्हणाला माझ्या मनाप्रमाणे वागणारे प्रचंड वेग असणारे आणि समरातून न परतणारे निळ्या मेघाच्या वर्णाचे लोकांची हिंसा करण्यात मौज मानणारे सर्व प्रकारच्या प्रयत्नाकरता सज्ज असे चौदा हजार राक्षस तयार कर माझा रथ आणून उभा करायला सांग आणि माझी धनुष्ये बाण नाना खडगे आणि नाना प्रकारच्या धार केलेल्या के शक्ती सिद्ध ठेवायला सांग हे रमण रणप्रविणा उद्दट रामाच्या वधाकरता महात्मा पौलस्तानच्या आघाडीवर मी जाऊ इच्छितो त्याने असे सांगितल्यावर रंगीबेरंगी उत्तम खोडे झुंपलेल्या सोन्यासारखा चमचणारा महारथ उभा आहे म्हणून दूषणाने सांगितले मेरू पर्वताच्या शिखरासारख्या उत्तम सोन्याने शृंगारलेल्या सोन्याची चाके असलेल्या आईस पैस रत्नाने जडलेल्या दांड्यांच्या सोन्याचे आणि चंद्रकांत मण्यांचे मासे फुले फळ झाडे पर्वच आणि यांची चित्रे असलेल्या सभोवार मंगल पक्ष्यांचे आणि तारांचे समुदाय असलेल्या ध्वज आणि खडगयाने संपन्न उत्तम क्षुद्र क्षुद्रघंटिका लावलेल्या आणि चांगले घोडे झुंपलेल्या त्या रथात रागा रागारागाने खर चढला मग ते सैन्य रथ चिलखते शस्त्रे आणि ध्वज यांनी युक्त असलेले बघून दूषण सर्व राक्षसांना चला असे म्हणाले भयंकर ढाली अयोध्ये ध्वज घेऊन चालले ते राक्षसांचे सैन्य त्या जनस्थानाहून मोठमोठे घोष करीत मोठ्या त्वरेने बाहेर पडले महाभयंकर खराच्या मनाप्रमाणे वागणारे चौदा हजार राक्षस मुदगर पट्टीशुल रथात ठेवलेल्या अत्यंत तीक्ष्ण फरशा खडग चक्रे चमकणारे तोमर शक्ती भयंकर परीख सामान्यहून वेगळी धनुष्य गदा तलवारी मुसले वजरे हाती घेऊन जनस्थानातून बाहेर पडले ते भयंकर दिसणारे राक्षस धावत चाललेले पाहिल्यानंतर मग थोड्या वेळाने खराचा रथ त्यांच्या मागून निघाला खराचे मन जाणून त्याच्या सार्थ्याने त्या चित्रविचित्र वर्णाच्या शुद्ध सोनाने मढवलेल्या घोड्यांना पुढे दामटले शत्रूचा वस करणाऱ्या खराचा तो पुढे दामटलेला रथ दशोदिशा आवाजाने दुमधुमून टाकीत निघाला काळाप्रमाणे शत्रूचा वध करण्याची घाई झालेला कठोर आवाजाचा महाबलवान खरं महापराकाष्ठेच्या संतापाने गारांचा वर्षाव करणाऱ्या मेघाप्रमाणे मोठ्याने नात करीत सारथ्याला रथ वेगाने नेण्याला प्रोत्साहन देऊ लागला अरण्यकांडाचा बावीसावा सर्ग समाप्त